है, है एक में, एक में एक ए, ही एक पूर्ण अधिष्ठाना व्यतिरिक्त सत्तार नाही हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पुढे दोन दृष्टांत देतात आणि त्या दृष्टांत द्वारा या दोघांचं ऐक्य कसं घडलेलं आहे ते सांगतात भाग आपल्या माया वेगळे काढा आणि ब्रह्म वेगळा काढा आता जमणार नाही एक एकमेकांमध्ये पूर्ण मिसळले या ओवीचा अभिप्राय पुढे दोन ओव्यांनी दृष्टांतपूर्वक सिद्ध करतात जैसिका समीरे सकट गणित गती।, गती जी आहे ती वाऱ्याच्या बरोबर आहे किंवा वायू शब्दाचा अर्थ करावा तुम्हाला मी सांगितलं आज्ञा अशी आहे की वायूने क्षणभर सुद्धा एकत्र राहू नये म्हणजे गतीमान असती हेच वायूच गती, गती, हे वायू गती आणि वायू हे जसे एकमेकात एकमेक पूर्ण एक रूप झालेली आहे किंवा सोनिया सकट कांती कांती आणि सोनं सोन्याच्या ठिकाणी कांती आहे कांती अशी आहे की कशाने विनाश पाहत नाही अग्निने सुद्धा तो जळत नाही जरी रासायनिक आता योजना आहे पुष्कळ तरी सोनं नष्ट होत नाही शेवट कारण रासायनिक जरी असले तरी सगळे ऍसिड्स हे अग्नीचे भाग आहे किती जाहक शक्ती त्यांच्या ठिकाणी असली तरी शुद्ध सोन्याला ते जाहक करू शकत नाही पुन्हा सोना आपल्या रोपाने अभिव्यक्त होतं ते होतच म्हणून तेजस धातो असल्यामुळे लोकांचं त्याच्यावर प्रेम आहे सत्यत्व आहे त्याच्या ठिकाणी टिकाऊपणा फार आहे म्हणून त्याच्या ठिकाणी प्रेम आहे जर नुसतंच टिकाऊपणा नाही पुन्हा त्याच्या ठिकाणी कांती आहे तेज आहे सोन्या एवढं तेज कशाला नाही एखाद्या तेजाचं वर्णन करायच झालं तर त्याला सोन्याची जाते इतका तो तेजमान पदार्थ असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी कांती त्याच्या ठिकाणी सोडून काढा बघू बाजूला हे जसे एकमेक एकमेकापासून बाजूला काढता येत नाही त्याप्रमाणे प्रकृती पुरुष हे एक एकमेक एकमेकांमध्ये बनलेले आहेत शडगुण ऐश्वरी संपन्नते माया बाजूला काढा आणि त्यातला सत्यानंद ऐश्वर्याचा भाग बाजूला काढा हे आता जमण्या आणि कस्तुरी ही जशी एकमेक एकमेकाशी एकूप बनलेली आहे त्यातनं परिमळ बाजूला काढा कस्तुरी बाजूला काढा असं चालत नाही त्यातला कण जरी घेतला वायूच्या रूपाने वाहणारा त्यातला एक अत्यंत अल्प पराग जरी घेतला तरी तो पराग गंध युक्त असणार गंधाला सोडून तो पराग परागाला सोडून गंध असणारच नाही म्हणून परिमळ हा कस्तुरी सकट किंवा कस्तुरी परिमळा सकट राहते ती एकमेकाला सोडून राहत नाही किंवा उष्णे सकट अनळू अग्नि आणि उष्णता हे दोन एकमेकाला सोडून राहतच नाही अग्निच उष्णता हे स्वरूप आहे दहा त्याची जरी शक्ती आहे त्याच्याशी अभिन नाही दहाक शक्ती जशी अग्नीची अभिन्न असावी ती जशी आपल्याला वेगळी काढून दाखवता येत नाही ती म्हणावं तर भिन्न आहे म्हणावी तर अभिन्न कारण तो मणी मंत्र जो आहे तो जर आणून ठेवला तो तो अग्नी असतो पण तो, तो दाह करू शकत नाही पण उत्तेजक मणी जर आणून ठेवला तर पुन्हा तो त्याचा प्रतिबंध करतो पुन्हा दहा करू शकतो अदानी त्याचं वर्णन दिले अग्नीच्या ठिकाणी असणारी ही दहाक शक्ती अग्नीहून म्हणावी भिन्न आहे म्हणावी त्याला सोडून राहत आश्रय त्या स्वरूपाचाच आहे ते जसे एकमेकाला एकमेक अभिन्न आहे अगदी त्याच पद्धतीने तैसा शक्तीचे केवळ शिव शक्तीच्या रूपाने शिवच ना शक्ती आणि शिव या दोन नाम भेदा सांगितलेल्या असति भाती प्रिय नाम आणि रूप या प्रकारे केलेल्या भेदाने हे दोघे जरी दिसत असले तरी एकता शिवच त्या रूपाने नामतो आहे इतकं त्यांचं एक रूप झालेलं आहे ज्याप्रमाणे वाऱ्याच्या गतीचे वाऱ्या सकट ग्रहण होते किंवा सोन्या सहवर्तमान त्याच्या कांतीचे ग्रहण होते त्याप्रमाणे शिवासहन शक्ती असते किंवा सहवर्तमान गंधाचे किंवा उष्णते सहवर्तमान अग्नीचे ग्रहण होते त्याप्रमाणे प्रकृती सहवर्तमान असला तरी जो एकटा शिवच आहे प्रकृती सह वर्तमान जरी असला तरी नानतोय मात्र शिवच घ्याना सत्ता झायची की जे माय बाप सत्ता म्हणायची झाली की शिवाचीच म्हणायची शिवच म्हणायचं त्याला नाव जरी दोन असले तरी दोन नावाने एक देवच नानतो आहे शिवच नानतो आहे शक्ती नानते असं म्हणायचं काही कारण नाही माया विशिष्ट परमेश्वर नानतो आहे माया विशिष्ट हो आता सध्या मायाविशिष्ट रूपाने आत्ता तो एक रूपाने नानतो म्हणजे त्याच्याशी अभिन्न होऊन आता तो नांदतो मूळ अधिष्ठान रूपाच आहे बोलताना असंच बोललं जाईल जरी तू विशिष्ट असला तरी नानकोय देवक असं म्हटलं जाईल <laughs> त्याला <तर्थाँ> तर्था। कशी <laughs> करणार का वेदांतातला सिद्धांत हा ठरलेला आहे की नान म्हणायचं ठरलं तरी देवच नाणता असं म्हणायचं शक्ती नाणते असं म्हणण्याचं काही कारण कारण शक्तीला अस्तित्व नाही सत्ता नाही दुसरं काही कारण तर मला काही जास्त तरी अर्थात नाही तसच आहे ठरलेलं आहे म्हणून तर त्या डोक्याची शोभा आहे <laughs> जो माणूस न ठरवत न ठरलेला बोलतो त्याला म्हणतात त्याला काय तुम्ही या वृत्तांप्रमाणे शिव आणि शक्ती हे शब्द मात्र दोन वस्तू देशाचा संबंध नाही आता माफ मूळ शुद्ध स्वरूप सांगता कि जरी आम्ही तुम्हाला बोलताना या जगताचा अध्यारूप सांगताना जगता मधल्या विलासाची संगती सांगताना प्राण्यांच्या शुभ अशुभ कर्माची व त्याच्यापासून होणाऱ्या सुख दुःखात्मक संगती सांगताना मायाविशिष्ट परमेश्वराचं शिवशक्ती रूपाचं अन्योन्याध्यासाचं परस्पराचा परस्पराला आणि एकाचा स्वरूपाध्यास आणि एकाचा संसर्गाध्यास होऊन जरी अध्यासतत्व दिला असलं तरी एकाचा संसर्ग मिथ्या आहे आणि एकाचं स्वरूप मिथे आहे एक स्वरूपाने आपल्या सिद्ध राहतो असा त्यातला वर्माचा भाग असल्या जरी हे संगतीसाठी आम्ही बोललो असलो तर वस्तुस्थितीने ज्यावेळी तुम्ही अपवादाचा विचार करा अधिष्ठानाचा विचार करा तरी शिव आणि शक्ती ही दोन नावच होती नुसती या नामभेदाने त्यांचा भेद होता अधिष्ठाना त्या ठिकाणी ना शिव आहे ना शक्ती आहे ना षडगुणा संपन्नता आहे नामरूप आहे दोन्ही गोष्टींचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमेश्वराच्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रयकालिक अभाव आहे एकमेव अधिष्ठान शिल्लक राहील काल जसं तुम्हाला मी सांगितलं की अधिष्ठान मात्रावशेष हेच मूळ बाधाचं मुख्य रूप आहे मिथ्यात्मनिश्चय हे बाधा करूप हे साधकाला सुरुवातीला सांगायला ठीक आहे साधकाने या सगळ्या जगताचं अगोदर अनित्यत्व समजावं अनित्यत्वाच्या नंतर त्याचं मिथ्यात्व समजावं पण एवढ्यावर पुरुषार्थ नाहीये मिथ्यात्वाच्या पुढेही अधिष्ठान मात्रा व शेष जर त्याला समजेल तर खरा बाध हा खरा बाद या बाधामध्ये कुणाचा निषेध नाही घेण्यात ठेवा मिथ्यात्वामध्ये नामरूपाधिकांचा निषेध आहे आणि अधिष्ठान मात्रा व शेषामध्ये कुणाचा बाध नाही केवळ अधिष्ठानच आहे काय नाही म्हणायचं कारणच नाही त्याच्या दृष्टीने नाही काय तर म्हणायचं काय कारण प्रतिती होती म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं आता प्रतितीच नसल्या कारणाने मिथ्या सुद्धा म्हणण्याचं कारण संभवत नाही म्हणून अवशेष या बाधाला तो प्राप्त होतो अशा दृष्टीने जर आपण विचार करू लागलो म्हणजे शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने शुद्ध शिव स्वरूपाच्या दृष्टीने जर विचार करू लागलो तर त्या स्वरूपाच्या ठिकाणी षडगुण ऐश्वरी संपन्नता विश्वरूप किंवा आता सांगितलेला रामकृष्ण अधिकांचा अवतार किंवा बाकी या सगळ्या सातार मूर्ती या काहीही संभवत नाही असं आता पुढच्या ओमीने सांगतात निशुद्ध अधिष्ठानाचं स्वरूप सांगतात केवळ सन्मात्र्याला म्हणतात अधिष्ठान मात्रावशेष म्हणून म्हणतात निषेधावधी भूत अस्तित्व म्हणून ज्याला म्हणतात ते आता या पुढच्या ओमीने सांगतात तेही एका मोठ्या चांगल्या दृष्टांताने सांगतात तुम्ही असं म्हणाल किंवा अधिष्ठान मात्रा वशेष आहे असं जर महाराजांना सांगायचं होतं तुम्ही अन्योन्याध्यास असा कसा सांगितला हो अन्योन्याध्यास सांगूनही मूळ शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी या दोन्हींचा प्रेकालिक अत्यंत अभाव आहे एका उत्कृष्ट दृष्टांताने अनुभवाच्या दृष्टांताने सांगतात ते मजेशीर आहे ऐका एका परमात्म दृष्टीने हे दोन्ही आहे परवा सांगितल्याप्रमाणे खोटा का होत नाही पण रुपाया आहे का नाही धातू आहे का नाही धातूला तरी तिथे अस्तित्व आहे का नाही असं जे बोललं जातं तसं सुद्धा नाही खोट शब्दाचा था अर्थ नाही खोट शब्दाचा अर्थ नव्हतं आता नाही पुढे असणे शक्य नाही हा त्या खोटा शब्दाचा अर्थ आहे सम लोकाला समजण्याकरता शब्द वापरलाय जसं लोकांना नाश शब्द वापरावा पण त्याचा अर्थ बाध तसा खोटा शब्दाचा अर्थ सुद्धा बाध असा आहे आणि बाध शब्दाचा अर्थ सुद्धा तर अत्यंत हवा किंवा त्याचाही खरा अर्थ आहे अधिष्ठान मात्रा वशेषांत त्याच्याकरता दादा लिहिली त्यामुळे मी त्याचा विस्तार करीत नाही ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईलच सूर्याच्याकडे त्याला विचारला असताना त्याला रात्र नाही त्याला दिवस नाही त्याच्या स्वरूपाच्या दृष्टीने रात्र दिवस ठरत नाही मग डग ठरतील का डग तर मुळीच ठरणार नाही त्याला धग नाही त्याला रात्र नाही त्याला दिवस नाही तो अंगाने मूर्तिमंत तेजाचा पुतळाचा आहे मूर्तिमंत ते पुढे ज्याप्रमाणे रात्र नाही आणि दिवस नाही कारण रात्र आणि दिवस हे परस्पर सापेक्ष भाव आहे सापेक्ष भाव हे कधीतरी संपणारे असतात उदाहरण सांगायचं अमुक गृहस्थ बंडोपंत काळे आहेत पण कोणापेक्षा अमक्यापेक्षा पण अमक्यापेक्षा गोरे आहे म्हणजे हा सापेक्ष भाव एकमेकापेक्षा एकमेक वेगवेगळा एक दशा अशी आहे कि जे निरपेक्ष दशेच हे वर्णन करतात सापेक्ष भाव जिथे संपुष्टात येतात असं एक निरपेक्ष परब्रह्म स्वरूप आहे ते लक्षात घेऊन महाराज सांगतात कि सूर्य हा निरपेक्ष आहे रात्रीच्या सापेक्ष दिवस आणि दिवसाच्या सापेक्ष रात्र आपल्याला दिवस आहे म्हणून आपल्याला रात्र आहे आपल्याला रात्र आहे म्हणून दिवस आहे म्हणजे दिवसाच्या सापेक्ष रात्र आणि रात्रीच्या सापेक्ष दिवस सूर्याच्या दृष्टीने ना रात्र ना दिवस किंवा रात्र म्हणजे अंधार दिवस म्हणजे प्रकाश त्या सूर्या करता एक महाराजांनी गोष्ट लिहि आहे ज्ञानेश्वरी त्याला बरं नव्हतं अति डोकं दुखायला ते काय करा म्हणून अश्विनी कुमाराने अश्विनी कुमाराने सांगितलं असं आहे तुम्ही डोकं जर दुखत असलं तर एक उपाय की एकांतात कुठेतरी जाऊन अंधारात काही दिवस तुम्ही राहा म्हणजे तुमचं डोकं दुखायचं थांबेल विश्रांतीसाठी कुठेतरी तुम्हाला गेलं पाहिजे आणि अज्ञातस्थळी जिथे मुख्य म्हणजे हा प्रकाश असता कामाने अंधार पाहिजे कारण ह्या प्रकाशामुळेच या उष्णतेमुळे तुम्हाला हा सगळा त्रास होतोय इतकंच नव्हे तर कालांतराने हे उष्णता हडीच बरोबर जाईल पण पुढे तुम्हाला टीव्ही होण्याची शक्यता आहे तेव्हा आताच सावध होऊन तुम्ही एखादा अंधार जवळ करा ठीक आहे म्हणजे अंधार जवळ करू ते आमच्यासारखे होते ते गैवत आजागळ गृहस्थ ते म्हणले हिंद्री शेंद्री म्हणसं ओ सूर्याजी पंत म्हणले तुम्हाला अंधारावाय ना मग आमच्याकडे म्हणाले एक असा भुयार आहे की म्हणाले आमच्या खापोड पणजोबाच्या खापोड पणजोबा पासून त्यात अंधारच आहे त्यात कधी प्रकाश झालाच नाही आणि सगळे लोक सांगतात की अंधार आहे म्हणून हो तिथे एक चिलट सुद्धा जाऊ शकत नाही तेव्हा तुम्हाला विश्रांतीचा ठाव अतिशय चांगला आहे आपण चला वापच्या करू असाय मनुष्याला रोग झाला म्हणजे आढलेला नारायण गाढवाची सुद्धा पाय धरतो म्हणतात तो खरोपरी सूर्य नारायण आढला आणि त्या माणसाच्या भावी नाही चितो त्याच्या नशिबी अंधार नाही आपल्या नशिबी अंधार्या पण आपण अंधाराचा उपयोग पापासाठी करतो हेच माणसाचं दुर्दैव हेच जीवाच जीवच वाटत देहदाचा आपल्याला अंधार दिसतो आपण परम भाग्यवान आहोत अंधारात बसून अंधाराचं प्रकाशन करून आपण ओळखलं पाहिजे अंधाराचा विरोध आहे आम्ही अंधाराचे प्रकाशक आहोत म्हणजे सूर्यापेक्षाही आमच्या वृत्तीमध्ये एक प्रकारचं सामर्थ्य अधिक आहे असं समजून आपण भाग्यवान समजून त्या वृत्तीच्या प्रकाशक सामर्थ्याला जाणून त्या वृत्तीमध्ये त्याच प्रकाशन आहे किंवा जे प्रकाशन सामर्थ्य आहे त्या सामर्थ्य स्वरूप असलेल्या देवाला देवा तुची गणेश मतीप्रकाश मत्य मतीचाही प्रकाश करणारा तू आहे असं समजून वृत्ती आत्माकार करणं अखंडाकार करणं याचा परित्याग करून विषयावर आपल्याशी स्थिती झालेली आहे सार अभिप्राय त्या सूर्याला अंधार नाही त्याच्या नशिबी ते नाही हे जस अंधारच लिहिलेला नसल्या कारणाने त्याला दिवसाची कल्पना प्रकाशाची कल्पना सदा प्रकाशात राहणार असल्यामुळे ना रात्र ना दिवस त्या अध्यात्म रामायणामध्ये म्हटलेलंच आहे न अहो न रात्रीही सवितुर यथा भवित सूर्याच्या ठिकाणी अह म्हणजे दिवसही असत नाही आणि सूर्य म्हणजे रात्र पण असत रात्र आणि दिवस हे जसे त्या सूर्याच्या ठिकाणी नाही अहो न रात्रीही न कुठे सवितुर यथा भवित त्या सूर्याच्या ठिकाणी त्याप्रमाणे घडावं असं अध्यात्म रामायणातही आलेलं आहे त्याच दृष्टीने इथे ज्ञानेश्वर महाराजांनी तो दृष्टांत दिलाय अध्यात्म रामायणामध्ये हीच गोष्ट प्रतिपादन केली या दृष्टांताने प्रतिपादन केले तो दृष्टांत तंतोतंत जसाच्या तसा लिहून मौली सांगते की अधिष्ठान जे त्याचं सच्चिदानंद स्वरूप आहे अद्वय स्वरूप आहे त्या सच्चित आनंद आणि अद्वय स्वरूपाच्या ठिकाणी षडगुणऐश्वरी संपन्नता नाही विराट रूप नाही रामकृष्णाधिक अवतार नाही मूर्ती नाही ही झाली देवाची तरा आता त्याचा काय करा असेल ते आपण समजा जड जे असतील त्याची त्याहून तरा समजा ईश्वर जीव आणि जड जी या तिन्हीचा आपण विचार केला की ज्या तिन्हीवर पाच किंवा सहा भेद अवलंबून आहेत त्या जडाचा त्या जीवाचा आणि त्या ईश्वराचा विचार केला असताना हे त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाही असं त्याचं एक शुद्ध स्वरूप आहे कारण हे एकमेक जड आहे एक म्हणून मी जीव आहे मी जीवा आहे म्हणून तो ईश्वर आहे तो ईश्वर आहे म्हणून हे जोड आहे जीवाने जोड हे नियमक आहे हे नियम कोणाचा अशा दृष्टीने हे परस्पर सापेक्ष भाव जिथे संपुष्टात येतात ते त्या परमेश्वराचं शुद्ध स्वरूप आहे असं या ओगीने सांगतात रात्र व दिवस सूर्याचे ब्री असतात नष्ट होतात त्याप्रमाणे ही दोघे आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी नाहीतच अधिष्ठानाच्या ठिकाणी लिहिले महाराजी म्हणजे अफुलासाची अफुलासाची म्हणजे आपलं जे सत्य स्वरूप आहे आपलं म्हणजे त्या ईश्वराचं आणि त्या मायेचं जे सत्य स्वरूप आहे त्या सत्य स्वरूपाच्या ठिकाणी जेही दोघे वावो जी दोघेही वावो म्हणजे मिथ्याय म्हणजे ईश्वराचं ईश्वरत्वही वाव आहे आणि मायेच काय स्वरूप हा स्वरूपच वाव आहे लक्षात ईश्वराचं ईश्वरत्व आहे ईश्वराचं स्वरूप वाव नाही ईश्वराच्या ठिकाणी माईच्या संबंधाने आलेला जो ईश्वरपणा स्त्री संबंधाने आलेला जो पतीपणा तो पतीपणा है, मूळ स्वरूपाने मात्र तो सिद्ध कण तो नित्य सिद्ध आहे म्हणून स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याचा आपल्या स्वरूपाने सिद्ध आपल्या महिमेत राहणार असल्या तो आपल्या महिमेने राहतो पण माया गेल्या कारणाने माया स्वरूपाने मिथ्या ठरल्या कारणाने ते अध्यक्ष अधिष्ठानरूप झाल्या कारणाने तो म्हणतो आता मला तिच्या संबंधाने आलेलं जे नाव ते मी नाव कसून टाकतो म्हणजे मी म्हणतो खरं मी नाव राहत नाही मायमध्ये एवढं माया गेली की मायेबरोबर तिथे सगळे जे चंबू गबाळ आहे ते सगळं निघून जात माय त्याच कारण जी माया गीत जर तिचा पसारा असलेलं जे नाम आणि रूप ते ईश्वराला प्राप्त झालेलं असो ते जीवाला प्राप्त झालेलं असो का जडाला प्राप्त झालेलं असो जीव जड आणि ईश्वर यांच्या ठिकाणी मायासंबंधाने लाभलेलं नाम मायासंबंधाने प्राप्त झालेलं रूप किंवा माया संबंधाने प्राप्त झालेले गुण हे सर्वच्या सर्व मायेबरोबर सही सलाम काक्कल ओझाऱ्याने निघून जातात ते म्हणतात आमची मायाच निघून गेली अगदी मराठीत थोडस बोलायचं झालं आमची मायेच निघून गेली तर आम्ही कशाला लेकरा बाळाने राहावं ते पण त्याच्याबरोबर पदर धरून निघून जातात मायची मुलं बाळ पदर धरून माया निघून गेल्या असताना त्याच्या बरोबर जातात आणि त्या माया संबंधाने आलेलं या ईश्वराच्या ठिकाणचं जे नाव होत ते नाव निघून जात ईश्वर म्हणतो माझं नाव निघून गेलं मी आहे त्यांनी स्वरूपाने मला काय नावाची गरज नव्हतीच किंमत माया संबंधाने आलं माया संबंधावरून निघून गेलं आलं त्याचं महत्व नाही गेलं त्याचं त्याहून महत्व नाही मी माझ्या स्वरूपाने सदा सिद्ध आहे तो आहेच आहे अशी त्याची एकंदर स्थिती आहे सूर्य नसला काही सांगायचं कारण नाही कारण स्वामी मंडळी कि ज्यांना म्हणून आपला पर्वत आपल्या पुढे जायचं आहे ते गोष्ट अशी कि एका राज, राज, राज हो राजा ऐश्वरी होतो आणि त्या राजाचा राजा तर त्याला त्याच्या गादीवर कोणाला बसवायचं असायचं वाद नाही म्हणाला आता त्या वादाच्या मध्ये कोणी प्रत्येक जण म्हणायला लागला याला करा त्याला करा तो वादच मिळते नायला पाहिजे नाही काय करायचं कंचही पडली एकाने असं सांगितलं किंवा आपण असं करूया एखाद्या तज्ञ पुरुषाला जाऊन आपण विचार एका तज्ञाला जाऊन विचार त्याने असं सांगितलं की त्या गावाला एक असा पोस बांधलेला गावपोस आणि एकच वेस होती कि त्या वेशीतनं मनुष्य बाहेर जाऊन आत येऊ शकत होता म्हणजे तुम्ही असं करा संध्याकाळी तुम्ही दार लाव सकाळी दार उघडल्या बरोबर जो कोणी वेशी तुम्हाला पहिला माणूस भेटेल ना त्याला राजा लोकांना कल्पना पटली एकदम हा म्हणजे गोष्ट करूया बाबा की कोणी आपल्यातलं कोणी व्हायचा नाही मग हरकत काय कोणी जो अनपेक्षित ईश्वर कृपेने येईल त्याला आपण राजा करायचं ठीक आहे म्हणजे एक मताने ठरवलं रात्री दार लावलं गेलं त्याप्रमाणे लोक झोपले सकाळ उजाडली पहाटे उठल्याबरोबर त्या वेशीमध्ये हे तोबा करते कोण भाग्यवान पुरुष उद्या यायचो दारात की जो उद्याचा कोण होणार भविष्यात राजा होणार ठीक आहे त्या विषयी काही होऊ नको त्या लोकांनी ठरवलं हा म्हटले छान आमचा राजा म्हणजे काय भगवी वस्त्र धारण केला काशाई वस्त्र धारण केला आमचा राजा म्हणून त्यांना लगेच हत्तीवर बसवलं मिरवणूक काढली आणलं त्यांनी सांगितलं की महाराज म्हणजे कशासाठी मला चाललंय हे सगळं तो तर खरोखरीच बोधवान असल्या त्याला याची कल्पनाही नाही त्याने विथान ना अवस्थेमध्ये आल्यानंतर विचारलं बाबा तुम्ही कशासाठी चालवलं हे सगळं काय म्हणजे आमचा राजा मेला त्याच्या गाजेवर कोणाला बसवायचा आमचा ता विचार चालला होता एक वाक्यता कोणाचीच झाली नाही म्हणून एका विद्वानांच्या सांगण्यावरून असं ठरलं की उद्या सकाळी म्हणजे आज विशेष जो पहिल्यांदा पुरुष भेटेल त्याला हे सगळं द्यायचं असं ठरल्या आपण योगायोगात म्हणून तुम्ही आमचे राजे हर म्हणलं ठीक आहे तर ज्ञानी पुरुषाला काय होत काय ज्ञानी पुरुष बोलून चालून आपल्या देह दादात्म्य भ्रांतीचा पूर्ण परित्याग केला वाला पावलेला महात्मा त्याला कसं वाटलं ठीक आहे देवाची मर्जी अशी आहे मी आत्तापर्यंत काशाळी वस्त्र धारण करून फिरत होतो आता म्हणली पांढरी बरं ठीक कसं मग राजाचा मुकुट राजाचा ऐश्वर सगळं त्याला लिहू लागली आविषय काय जेवढा विधी होता तो सगळा झाला अगदी आत्ताच्या शब्दात बोलायचं तो एकवीस तोफांची सलामी झाली राष्ट्रपतीला झाल्यासारखी काय तुम्हाला आणखीन वर्णन करायचं तर कारण मला काही करायचं नाही बोलायचं काही नुसतं सगळं झालं पण एवढं सगळं झाल्यानंतर त्या महात्म्याने काय येति पुरुषाने असं सांगितले की बाबा नो आहे हे सगळं झालं तुमचं ठीक आहे पण माझी जी ही काशाळी वस्त्र आहेत तो पंतप्रधान कोणाकडे बोलवा ही काशाळ वस्त्र जी असतील एका मोठ्या तिजोरीत ठेवायची हे काशाळे वस्त्र विद्युक्त पद्धतीने मी धारण केली आहेत ही टाकायची नाही कुठेतरी तुम्ही नदीत येऊन विसरायचे तर ही माझी जिथे ठेवा तो पंतप्रधान म्हणाला राजे साहेब एवढ्या सम्राटाचे तुम्ही ऐश्वर्याचे संपन्न आहात तेव्हा तुम्हाला त्या ताश्या वस्त्रांची काय एवढी आवश्यकता आहे ती कुठे पडली म्हणून काय आता तसं नाही मुले ते असू दे तुला ते समजणार नाही मी सांगतो आपली ठेवून दे ठीक आहे राजाच असल्या म्हणजे स्वामी जरी होते तरी आता राजा असल्या कारणाने पंतप्रधान म्हणून आज पालन करणं ना इलाज असतो विधायक तुला ठिकाणी सैल होऊन बसण्याची इलाज नाही त्याच्याशिवाय सैल सिंग झैल झाल्यामुळे विधायक तुला पुन्हा कायम हल्ला व्हायचे ते होती ना काय इलाज नव्हता पंतप्रधानाला गप्प बसावं लागलं ला। ठीक आहे ठेवून दे पुढे योगा अगदी काही दिवस राज्य चाललं कारभार चालला ऐश्वर झालं भोगला प्रकार सगळा होत होत एके दिवशी असं घडलं की परचक्र का येऊ नको त्यांच्या घाबरबुंदी अशी उडाली कि कोणाच्याही असं चित्तामध्ये धैर्य राहिलं नाही उभारी राहिली नाही सगळे धैर्य खचित झाले आणि राजे साहेबांच्या आले राजे साहेब परचक्र आले आणि आपलं सैन्य सगळं आता संकुष्टात आलेलं शक्ती संपली आता आपलं राज्य बहुतेक जाणार आणि तो दुसरा जो राजा आहे तो आता गादीवर येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं का छान <laughs> आनंदाची गोष्ट आहे म्हणले पंतप्रधान परत ते आपण घालू आमचा ऐश्वरी कोणी नेत आहे का आमचा ऐश्वरी कोणी नेत नाही यासाठी ती मी जपून ठेवली होती गोष्ट आपली संपली यतीपुरुषाला प्रार्थ वशात ऐश्वरी आलं काय आणि ऐश्वर्य गेलं काय त्याचं जे काशाय वस्त्राचं जे ऐश्वर्य आहे ते ज्या ऐश्वर्यामध्ये कोणाचाही संबंध नाही ते जाऊ शकतं का नाही त्याप्रमाणे तो परमेश्वर म्हणतो की या मायेच्या संबंधाने आलेलं हे ऐश्वर ईश्वर रूपाचं आलं काय आणि हे ईश्वर रूपाचं ऐश्वर त्या मायेबरोबर गेलं काय माझं जे सच्चिदानंद स्वरूपाचं अद्वैय स्वरूपाचं ऐश्वर ते तर कुणी हिरावून घेऊन जाऊ शकत नाही ना मग ते माझं स्वरूप आहे ते मी आहे त्या माझ्या रूपाने मी राहणार हे दोन्ही रूपं गेली तर जाऊ देत म्हणून अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी माईक राज्य नाही माईक मुकुट नाही तसंच शिल्लक राहिलं ते महाराज या इथे दुसऱ्या दृष्टांताने प्रतिपादन करतात सापेक्ष भाव विवर्जित निरपेक्ष ब्रम्ह स्थिती किंवा ब्रह्मस्वरूप कसं आहे ते सांगतात परस्पर श्रेष्ठपणा वाद उत्पन्न झाला तेव्हा दोघांचे मताने असे ठरले कि आपल्या जनताकडे म्हणजे सूर्याकडे हा कंटाचो कोण तो ज्याला श्रेष्ठ म्हणून सांगेल तो खरा श्रेष्ठ समजावा नंतर प्रथम रात्रीने आपली हसूलत लिहून पाठविली सूर्याने उत्तर दिले कि मी रात्री रात्रीच ओळखत नाही तेव्हा दिवसाला आपल्या प्रकाशाचा अभिमान होऊन त्याने आपली हसूक लिहून पाठविली पण त्यालाही तेच उत्तर ते मिळाले तेव्हा उभयतानी समक्ष जाण्याचा विचार करून ती दोघे सूर्याचे ओळखत नाही ती दोघे सूर्याच्या ठिकाणी पोहोचली तो तात्पाळ प्रकाश मला दोन्ही माहित तो नित्य रूप आहे रात्र माहित नाही त्याचा अपेक्षा दिवस माहित नाही पण सूर्या वाचून राहत ना नेन दिवस नाही तसं ब्रह्माच्या अधिष्ठाना वाचून ना माया आहे ना ईश्वर आहे त्या माया अध्यश्वर म्हणला माझ्या माया म्हणली मी अध्यने ईश्वर म्हणाला माझं ते नित्य स्वरूपच आहे तुझ्या संबंधाला माझ्या ठिकाणी जे काही ईश्वरत्व आलं होत ते गेलं म्हणजे गेलं तर गेलं नाहीतरी ते तुझ्या संबंधातलंच होत नाहीतरी ते कल्पित होत गेलं तर गेलं माझं स्वरूप मी काय मग आपलं हा त्या प्रमाणे प्रकृति पुरुष परमात्म्याच्या आश्रयावर कल्पित आहे म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी मात्र अवशिष्ट म्हणजे सच्चिदानंद रूप जे परब्रम्ह ते फक्त शिल्लक राशिष्ट शिव केव लोह कुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रकाश असल्यामुळे त्याला दोन्ही ठोके नाही पण त्याच्या अनुष्ठानाच्या दृष्टीने विचार केला असताना हे दोघ जगताचे वैगेरे आहेत असं स्पष्ट सांगतात त्याच कारण स्वस्वरूपाच्या ठिकाणी प्रकृतीही राहत नाही पुरुषही राहत नाही खऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याहून जगत त्याचं कार्य असलं तेही शिल्लक राहत नाही हे सांगण्यासाठी म्हणून शब्द मात्र असा वापरला दादानी की हे दोघे यथार्थ दृष्टीने या जगताचे वैरे आणि यांच्या दोघांच्या यथार्थ विचारात जगताची सिद्धी होत नाही योग्य तेव्हा हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पुढच्या उभीमध्ये अधिष्ठानाच्या स्वरूपाच्या विचारात अधिष्ठान स्वरूपाच्या यथार्थ विचारात यथार्थ बोधात जगतच शिल्लक राहणे जगता ते सिद्धीच होत म्हणून हे वैद्य गरी म्हणण्याचं कारण किम किंभवनात ये प्रणवाक्षरी येशे किती शिवशक्ती किंवा म्हणजे फार काय सांगावी की ज्या प्रणवाक्ष त्या दशेची वंदी आहे म्हणजे रुपा पुढे अस्तित्वांनी या उविध अर्थ समजण्यासाठी बराच विस्तार समजून घेण्याची आवश्यकता आहे आपल्याला दादाने इथे एक सूचना दिलेली आहे कि या प्रणवाच्या अक्षरामध्ये म्हणजे प्रणवाक्षरामध्ये प्रणव या अक्षरामध्ये म्हणजे ओंकारामध्ये संपूर्ण या जगताची उत्पत्ती साठवलेली आहे प्रणव व प्रणवाची उपासना यावर एक मांडुक्य नावाचं उपनिषद आहे त्याविषयी दादांनी एक वाक्य असं लिहिलेलं आहे पाचव्या तंगामध्ये या प्रणवाच्या उपासनेचा परब्रह्मरूपाने उपासना कशी करावी अपरब्रम्ह रूपाने त्याची उपासना कशी करावी हे प्रतिपादन करून शेवटी एक वाक्य दादानी असं लिहिलंय की प्रणवाचं ध्यान प्रणवाची उपासना हे परमहंसाचं महाधन आहे म्हणजे <coughs> साधू पुरुषाचं संन्यासी पुरुषाचं हे अत्यंत महत्त्वाचं धन आहे परमार्थ महाधन म्हणावं त्यातलं हे प्रणव हे महाधन आहे याबाबत थोडासा विचार मी आपल्याला सांगणार आहे जास्त विचार ज्याला ऐकायचा आहे त्याने त्या स्वतंत्र उपनिषदावरचं व्याख्यान ऐकावं म्हणजे <coughs> अधिक विचार आपल्याला तिथे समजेल पण या ओमीचा अर्थ समजण्यासाठी जेवढा खुलासा आवश्यक आहे तेवढा खुलासा करणं जरूर आहे म्हणून मी इथे थोडासा खुलासा करतो प्रणवाची जी एकंदर स्थिती आहे हा प्रणव जो तयार झालेला आहे हा आपल्या शरीरामध्ये देवाने या प्रणवाला कायमचं वास्तव्य दिलेलं आहे पिंडामध्ये ओंकाराचं वास्तव्य सदाच असत त्याची शरीरामध्ये असलेली जी अनेक रूप आहेत त्यामध्ये परापशंती मध्यम आणि वैखरी या चार वाढीच्या रूपाने त्या प्रणवाच आपल्या शरीरात वास्तव्य ओंकार ओम उं झाला म्हणतात त्याच्या तीन मात्र त्याचे पाच अंश प्रतिपाद लिहिले आहे अकार उकार मकार बिंदू आणि ना अर्ध मात्रा बिंदू आणि ना असे त्याचे अंश प्रतिपादन केले आहे त्याते त्याच्या काही उपासकांच्यासाठी म्हणून देवताही प्रतिपादन केली आहे ब्रह्मा विष्णु, रुद्र ईश्वर इत्यादी त्याच्या देवता आहेत असंही प्रतिपादन केलं सदाशिव अशा त्याच्या पाच देवता आहेत असं प्रतिपादन केले आहे इतकंच नव्हे तर एक गोष्ट ध्यानात ठेवण्याची गरज आहे की ओम हा जो संकेत आहे हा जो ध्वनी आहे हा ध्वनी हा कुठेतरी निघालेला कोणाचा तरी कसा तरी असा ध्वनी नाही हा मूळ ध्वनी असून ज्याला आत्ताच्या आधुनिक लोकांच्या शब्दामध्ये आपल्याला असं सा सांगता येईल तो शब्द सुद्धा कमी पडतो <coughs> पण आधुनिक लोकांचं जे काही मनोगत आहे त्याला धरून थोडंसं सा तुम्हाला सांगण्याकरता म्हणून आधुनिक लोकांच्या शब्दात थोडस नाईला जास्त बोलायचं ठरलं तर ओरिजिनल साऊंड असं सा ज्याला म्हणता येईल मूळ आवाज मूळ ध्वनी ज्याला म्हणता येईल तो आहे पण हा ध्वनी लौकिक ध्वनी नव्हे आपल्या पद्धतीने किंवा असं सूक्ष्म चिंतन केलं असताना दिसून येते की या पक्षांची सुद्धा काहीतरी सांकेतिक भाषा आहे <coughs> या सांकेतिक भाषेने ते एकमेकांच्या बरोबर बोलत असतात आता आपल्याला ती सांकेतिक भाषा येत नाही ती गोष्ट सोडून द्या पण तेही परस्परांच्या बरोबर पर बोलत असतात तेव्हा ते तो ध्वनी हा हा जो ध्वनी मूळ ध्वनी तर खराच परंतु हा ध्वनी वैदिक ध्वनी आहे हा वैदिक ध्वनी हा वेदा निर्देश आहे समजा म्हणजे ध्वनीमध्ये मूळ ध्वनी असून हा वैदिक ध्वनी आहे हा मूळचा आरंभीचा वैदिक निर्देश आहे की ज्याविषयी या निर्देशाच वर्णनच करायचं ठरलं तर हा गुढ निर्देश आहे गुढवादाच्या एकंदर सर्वात कळसाचा निर्देश जर गुढवादातला कोणता असेल तर तो ओम हा गूढ निर्देश गूढवादातला आहे असं तुम्ही समजा त्याही पुढे जाऊन आपल्याला सांगायचं ठरलं तर या ओमचा बऱ्याच लोकांनी विचार केलेला आहे या ओम विषयी या ब्रह्मनिर्देशाविषयी आपल्या पूर्वीच्या लोकांनी पुष्कळ विचार केला सगळ्यांना असं दिसून आलं की प्राचीन असलेला वेद त्या प्राचीन तम वेदाचा मूळ ध्वनीचा निर्देश ओम या व्यतिरिक्त भगवंत ही एका ठिकाणी असं म्हणतात की सर्व वेदांच जर मी चिंतन केलं तर त्या वेदामध्ये प्रणव ही माझी ओम ही माझी विभूती आहे प्रणव सर्व वेदेश सर्व वेदांच्या मध्ये प्रणव ही माझी ओम ही माझी विभूती आहे या गुढवादातला हा मूळ आहे मूळ वाद गुढवादातला हा घोष आहे मूळ वादातला हा घोष ध्वनी नाद आणि आकार या रूपाने तो आहे असा हा जो वैदिक गुढ संकेत आहे या वैदिक गुढ संकेताविषयी उपनिषदामध्ये नाद इत्यादी दि कांच्या रूपाने का त्याचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं पुढे नाद इत्यादी रूपाने वर्णन केलेलं आहेच पण या गुढ संकेताचा जर आपण विचार करू लागलो तर <coughs> या गुढ संकेतावरून तुम्ही ब्रह्मच का घेता या गुढ निर्देशाचा मूळ वस्तू म्हणजे असं तुम्ही कसं ठरवता त्याचं लक असं म्हणता वेदाचं तर त्याला प्रमाण आहेच आहे की वेद या प्रणावाने ओमने ब्रह्माचा निर्देश हो प्रतिपादन करतोय म्हणलो की उपनिषदामध्ये आपण बघा म्हणजे आपल्याला कळेल पण त्याचा तर्कपूर्ण असा जर आपण विचार केला तर ओम असा आपण जर उच्चार केला तर या ओम उच्चारावरून आपल्याला असं विचारलं की तुम्हाला या ओम संकेतावरून कशाचा बोध होतो अधिक लौकिक असलेल्या अगर व्यावहारिक असलेल्या दृष्टागर्षकृत अशापैकी कोणत्या पदार्थाचा तुम्हाला बोध होतो असं जर आपण चिंतन केलं तर कोणत्याही पदार्थाचा बोध होत नाही असं तुम्हाला म्हणावं लागेल ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाची ओम असं म्हणा आणि या म्हणण्याने तुम्ही अगदी मूर्ख घ्या आणि पंडित घ्या पंडितापासून मूर्खापर्यंत कोणालाही असं विचारा किंवा ओम आम्ही असं उच्चारल्यानंतर तुला व्यावहारिक लौकिक अशा वस्तूंच्या कोणत्या वस्तूचा तुला बोध होतो तो तु तु तुम्हाला असं उत्तर देईल या ओम शब्दापासून मला कशाचाही बोध होत नाहीये दुसरा त्याला प्रश्न असा विचारा या ओम उच्चाराने तुला राग आला का क्रोध निर्माण होत का निर्माण होम तिसरी गोष्ट ओम असा जर दीर्घ ध्वनी उच्चारा पद्धतिशी जो खरोखरी तला तो श्रवन कर आनंद होता अर्थी आउक व्यावहारिक को वस्तु हो संकेत अनामा आणि तो म्हणजे परब्रम्हचा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ओम तत्सदिती निर्देश हा निर्देश वेदाचा निर्देश आहे असं सांगण्यासाठी भगवद्गीतेने पहिल्यांदा भगवंताचा निर्देश करताना ओम तत्सदिती निर्देश ब्रम्हण स्त्रिविध स्मृत त्याचं कारण ओम इथे ब्रह्म असा उपनिषदात पहिल्यांदा आणि निर्देश केलेला आहे ओम तत् या महावाक्यामध्ये तत्ने त्या ब्रह्माचा निर्देश केलेला आहे ओम तत्सत म्हणजे एक एक नाम एक श्रुतीमध्ये स्वतंत्र प्रतिपादन केले आहे ओम इथे ब्रह्ममध्ये ओम नाव सांगितलेलं आहे तत्वमसी मध्ये तत्ने ब्रह्म नाम सांगितलेलं आहे आणि या श्लोकावर व्याख्यान करताना एक थोडस रूपक लिहिले पाहिजे ते रूपक असा आहे हे सगळे जीव अविद्या नावाच्या अंधारामध्ये भटकत होते आणि भरकटत असताना जीव आपल्या स्वस्वरूपान ब्रह्मस्वरूपापासून विचलित झालेला दूर सदकलेला अरण्यामध्ये भटक भटकणारा त्याने विचार केला की काय करावा आता आपण म्हणून ते वेदाकडे गेले आणि वेदाला सांगितले की हे वेदा तू सर्वज्ञ म्हणाला जातोस जवळजवळ तुझी सर्वज्ञ तुल्यता सगळ्यात साधू संतांनी वर्णन केली आहे तेव्हा आम्हाला तुला असं विचारायचंय की तो जो देव आहे तो आहे कसा आम्हाला भेटणार कसा आम्ही तर अविद्या वर्गामध्ये भरकटत आहोत आविद्या, आविद्या समूहामध्ये आविद्येच्या आवरणात आविद्येच्या विक्षेपात अविद्येच्या एकंदर असलेल्या सत्व गुणात रजोगुणात तमो गुणात त्याला म्हणायचं भेटेल असा प्रश्न विचारला त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज लिहिताना म्हणतात ते किर अनाम आज्याती अविद्या वर्गाची राती माझी ओळखाव या श्रुती केली कोण म्हणजे निर्देश अविद्या वर्गाच्या या रात्रीमध्ये त्या अनाम असलेल्या अजाती असलेल्या म्हणजे नामरहित असलेल्या जाती रहित असलेल्या सर्व धर्म विवरित सर्व जाती विवर्जित नामविवर असं जे केवळ शुद्ध परब्रह्म त्या परब्रह्माला ओळखण्यासाठी म्हणून जी खूण केली ती खूण म्हणजेच ओम ही आहे जी खूण केली ती खूण म्हणजे तत् जी खूण केली ती खूण म्हणजे सत् त्यापैकी ओम ही जी खूण आहे हे सगळ्यात महत्वाची अत्यंत आणि थोर स्वरूपाची आहे या संकेताचा जर आपण या गुढ मंत्राचा गुप्त मंत्राचा जर विचार केला याला बीज ही संपण्या दिली आहे कोणत्याही मंत्राच्या पूर्वी ओमचा निर्देश केल्याने बीजाचा निर्देश केला असं म्हटलं जातं म्हणून ओमला बीज ही संपण्या दिली सर्व मंत्रांचा हा बीज आहे किंबहुना याला गुढ मंत्र गुप्त मंत्र असं म्हणता मंत्र राज असं जर आपण म्हणालो तरी सुद्धा यात काही चूक होणार नाही ओम हे एकच नाव महावाक्याच्या योग्यतेच आहे त्याचंही स्वतंत्र चिंतन आहे तूर्त आपलं एक जाता जाता वाक्य लक्षात ठेवा की ओम हे भगवंताचं नाव महावाक्याच्या योग्यतेच आहे महावाक्याचा जो काही अर्थ आहे अद्वैत तोही याच्यामध्ये स्पष्ट प्रस्फुरित झालेला आहे आणि हा आपल्या जीवनामध्ये रोज चोवीस तास अव्याहतपणे चालू आहे असं आपल्याला दिसून <coughs> <गन> येईल गणपत कुणाचाही <ही। coughs> निर्देश करताना ओम पासून केला जातो हा गुढ संकेत गोढ मंत्राचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज जेणे आळविलेने देव ओ दे तो हा संकेत ज्या नावाने आळविला असताना देव तुम्हाला ओ देईल तो जर कोणता गुढ संकेत असेल तर तो हा संकेत हा म्हणजे कारण त्या श्लोकावरच हे विवरण चाललं असल्या कारणाने हा निर्देश तुम्ही त्याचं वर्णन केलं आहे के ओम हे परब्रह्माचा संकेत असल्या कारणाने ओम या संकेतने अलौकिक त्रिकालाबाधित विमत शुद्ध ज्याला त्रिशुद्धी महाराजांनी म्हणे सत्यत्व म्हणून प्रतिपादन केले आहे ते वैदिक मूळ प्रारंभेचा निर्देश आहे असं याचं थोडक्यात वर्णन ओम हे परब्रह्माचं हे जे नाव आहे हे नाव ध्यानार्थ आपल्याला यावं आपण त्याच ध्यान करू शकावं आपल्याला त्याच्यामध्ये ध्यानाची योग्यता प्राप्त व्हावी म्हणून प्रतिकात्मक त्याच रूप तयार केले असं गोल असं करून असं तयार केलं असत हे सुरेखामय इतकं सुंदर रूप आहे की हे रूप नुसतं तुम्ही लावून ठेवा त्याच्याकडे बघून मनुष्याला ध्यान करता येतं मंद प्रज्ञांच्या ओम या आणि गुढ संकेत आला परब्रह्माच्या संकेत वैदिक संकेताला एक प्रतिकात्मक रूप आणून ठेवलं असं सुरेखामय त्याचं रूप तयार करून ठेवलं की ज्याचं मनुष्य ध्यान करू शकेल आणि त्या रूपाबरोबरच एक गोष्ट ध्यानात ठेवायची की हे रूप का त्याचं केलं त्याचं कारण आहे ओम हे नामही आहे त्याचं सुरेखामय त्याचं केलं तर रूपही आहे ध्यानासाठी हे ओम हे प्रणव तुम्हाला असं सुचवत आहे की जगात कुठलाही एक शब्द घ्या तो शब्द कोणत्या ना कोणत्या पदार्थाचा वाचक आहे कुठलाही शब्द घ्या तो शब्द कोणत्या ना कोणत्या पदार्थाचा वाचक आहे आणि कुठलाही पदार्थ घ्या <laughs> तो, तो पदार्थ कोणत्या ना कोणत्या नामाचा म्हणजे शब्दाचा वाचक शब्द हा वाचक आहे आणि पदार्थ हा वाच्य आहे वाच्य पदार्थाचा वाच्य वस्तूचा वाचक नामाने सर्वत्र व्यवहार होतो असं तुम्हाला दिसून किंब होपंच असेल जेवढा म्हणून शब्द प्रपंच असेल जेवढा म्हणून शब्द विस्तार असेल त्या सर्व शब्द विस्ताराचं सर्व वर्णांचं मूळ प्रकृती स्वरूप जर काही असेल तर ओम आहे सर्व वर्ण प्रकृती रूप ओम मध्ये संपूर्ण शब्द प्रपंच संपूर्ण वाघ प्रपंच साठवलेला असल्यामुळे त्या वाघ प्रपंचा आणि वस्तू प्रपंचावरूपाचा झालेला म्हणजेच हे जग आहे जगाचा जर आपल्याला कोणी सांगितलं की दोन शब्दामध्ये विलय करा तर आपण असं करू शकतो की एक वाक् प्रपंच आणि दुसरा वस्तू प्रपंच झाला जगामध्ये दोनच प्रकार आहेत वाक् प्रपंच जेवढा आहे तो प्रणवामध्ये अंतर्भवतो प्रणव हे वाचक आहे परब्रह्माच वाचक आहे हे तुम्हाला समजवून देण्यासाठी अनाम असलेल्या अजाती असलेल्या परब्रम्माचा वाचक वाच्य वाचक भाव कल्पित नाही तर पुन्हा वाच्य वाचक भाव रूप संबंध आल्याने ब्रह्म जोड नाही का होणार अशी शंका यायला हे <coughs> लोक घ्यायला कमी करणार नाहीत म्हणून सूचना आपली जाता जातात हा वाच्य वाचक भाव कल्पित आहे कारण नाम हे परब्रह्माच्या ठिकाणी कल्पित असल्यामुळे नामनामीचा अभेद आहे प्रणव हे परब्रह्मरूप आहे ओम हा ब्रह्मरूप आहे असा मूळ सिद्धांत आहे म्हणून तर कोणतंही नाव कोणत्याही पदार्थाचं नाव त्या वस्तूवर अध्यस्त नाही पण परब्रह्माचं नाव हे परब्रह्मावर अध्यस्त आहे नव्हे जेवढी नाव आहेत ती सगळीच्या सगळी परब्रह्मावर अध्य असल्याकारणाने परब्रह्माच्या बाबतीत ही गोष्ट कायम ध्यानात ठेवायची नाम आणि नाम ही यांचा परब्रह्म वेदार्थ असं मौलीने म्हटलेलंच आहे नाम हे नाम नसून ओम हे परब्रह्मरूप आहे असं वेदानेच प्रतिपादन केले तुम्ही वेदाचं चिंतन करा ओम इथे ब्रम्ह या शब्दाच काय दिसत ओम ओम नसून ओम ब्रह्मरूप आहे असं त्या श्रुतीनेच प्रतिपादन केले, आहे म्हणजे ओम हे ब्रह्मरूप असल्यामुळे नामनामीचा अभेद आहे हे त्यात आपोआप सूचित झाले आहे इतकं कशासाठी मी आपल्याला सांगितलं की ओम या नामामध्ये संपूर्ण नाम प्रपंच, शब्द प्रपंच अंतर्भूत होतो म्हणून शब्द जेवढा प्रपंच असेल वाकप्रपंच जेवढा असेल त्यात प्रणवाची व्याप्ती आहे आणि वस्तू प्रपंच जेवढा असेल त्याच्यामध्ये परब्रह्माची व्याप्ती आहे कुठलाही पदार्थ घ्या ब्रह्माची व्याप्ती म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजीव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची म्हणजे विठ्ठलाची अणुरेणू मध्ये कणा कणा त्याची व्याप्ती असल्यामुळे प्रणव आणि परमात्मा याच्यामध्ये सगळं जग संपलेलं आहे प्रणव आणि परमात्मा या दोन्हीमध्ये संपूर्ण जगाचा अंतर्भाव होतो असं आपल्याला दिसून येईल या प्रणवाचं चिंतन आपल्या सगळ्या साधू संतांनी अतिशय मोठ्या रूपाने केले आहे हा भौत भौतिक रूप असलेला विस्तार हा ह्या वस्तु प्रपंच जेवढे नाम आहे तेवढी सगळी नामप्रपंच हा वर्णत्रयात्मक असलेला प्रणव हा संपूर्ण एकंदर विश्वाचाही सूचक आहे आणि हा परब्रह्माचाही सूचक आहे असं तुम्हाला दिसून येईल या अत्यंत अर्थवाहक असलेल्या अत्यंत विश्वतोमुख असलेल्या परब्रह्मरूप असलेल्या परब्रह्माचा सूचक असलेल्या अशा संकेत जर आपण विचार केला तर महाराजाने ओमच्या या, या प्रणवाच्या कुशीतच या जीव मात्राला लाभलेल्या चा ज्या चार वाणी त्या त्यात अभिव्यक्त झालेल्या आहेत महाराजाने म्हटले पै ब्रम्हबीजाचा हा लाबीज आणि त्या ब्रह्मबीजाला अंकुर झाला तो कसा झाला घोष ध्वनी नाग आणि आकारू परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी यांचे ओंकारू तो हि मी गा त्याच मूळ जी मूळ भूमी आहे ते ओंकार आहे ज्या ओंकाराची कुशी अक्षरे होती अहाराजी म्हटले हे सगळे त्याच्यामध्ये जन्माला येतात जीए उपजत खेशी आणि या अमकाराने आपल्या उत्पत्ती बरोबर वेदाला घेऊन उत्पन्न झाले म्हणजे एक एक पद एक वर्ण हा एक एक, एक, -एक वेदाचा सूचक आहे इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य त्याचं वर्ण महाराजांनी म्हणून यजो साम हे तिन्ही म्हणे मी आत्माराम एव मी कुलक्रम शब्द ब्रह्मा कुलक्रम आहे शब्द ब्रह्म निर्माण झालं या शब्द एकंदर परंपरेचं काय रूप आहे ब्रह्म हेच एक बीज आहे त्याला एक जणू अंकुर निर्माण झाले आहे आणि तो अंकुर म्हणजे घोष रूपाने तो ध्वनिरूपाने तो नादरूपाने आणि आकार रूपाने म्हणजे परापशंती मध्यमा आणि वैखरी या चार रूपाने तो ध्वनी अभिव्यक्त झालेला आहे असं स्पष्ट म्हटले कुलक्रम म्हणजे आपली वंश परंपरा तशी या शब्द ब्रमाची वंश परंपरा काय शब्द ब्रह्माची वंश परंपरा ब्रह्मापासूनही निर्माण झालं ब्रह्म हे प्रकारचं बीज आहे त्या ब्रह्मबीजाला पुढे अंकुर निर्माण झाला आणि तो अंकुर या चार रूपाने अभिव्यक्त झाला आणि तो प्रणवामध्ये अंतर्भूत आहे या चारही वाणी त्या प्रणवाचाच अंतर्भूत आहे आणि प्रणवापासूनच सगळ्या एकंदर शब्द प्रपंचा आणि विस्तार झालेला आहे संपूर्ण विश्वप्रपंच वस्तू प्रपंच हा त्या प्रणवानेच निर्देशला जातो वा व्यवहार केला जातो कारण सगळ्या शब्दामध्ये प्रणवाची व्याप्ती मिळते प्रणव हा सगळ्या शब्दांचा वर्णांचा प्रकृती रूप आहे म्हणून अगदी बारीक जर आपण चिंतन करू लागलो तर अ उ म या तीन मात्रा म्हणजे अर्ध मात्रा म्हणून एक पुढे मानली जे साडेतीन मात्रांचा प्रणव आहे अगदी काटेतोल परिभाषेत बोलायचं ठरलं तर प्रणव तीन मात्रांचा बोलला जातो पण अगदी तुमच्या धारवाडी काट्या जर मोजायचं ठरलं की ज्या धारवाडी काट्याचं वैशिष्ट्यता दादा असं सा सांगत असत दोन कागदांचे तुकडे का वजना वजन एका वजनाचे एका आकाराचे बरोबर करून दोन त्याच्यात टाकायचे त्याचं वजन समान असेल पण एकावर जर पेन्सिलीची रेग ओढली हो तर तो काटा इकडे झुकलेला दिसला पाहिजे कारण त्याचे कण त्याच्यावर बसलेले असतात त्या काट्याने दाखवलं पाहिजे हे वजन जास्त मिळतं अशा काटेतून परिभाषेत बोलायचं ठरलं तर प्रणव हा तीन मात्रांचा नसून साडेतीन मात्रांचा सा। त्या साडेतीन मात्रांच्या विचाराने आपण जर बघितलं तर त्या साडेतीन मात्रांच्या मध्ये प्रणवाची संपूर्ण सूचकता असून प्रतिमा प्रतिकात्मक ही वाङ्मय भगवंताची मूर्ती असून सुद्धा या परमेश्वराला वर्णन करताना अमार त्रास अमात्र का तर कोणाची कोणतीही मात्रा तिथे चालत नाही म्हणून कोणाची कोणतीही मात्रा चालत नाही म्हणून आणि त्याचा संकेत म्हणून बिंदू ठेवला बिंदू हा कशाचा ठेवला अमात्रतेचा सूचक आहे की त्याच्या पुढे काही नाही काही सांगता येत नाही आधुनिक लोकांनी सुद्धा गणिती लोकांनी काय केलंय ज्याला ने, ज्याला रुंदी नाही ज्याला खोली नाही पण ज्याच्या अस्तित्वाचा निषेध करता येत नाही त्याला बिंदू म्हणावा असं जसं म्हटलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे खोली लांबी रुंदी इत्यादी विवर्जित असलेला जो बिंदू तो ससामान्य परब्रह्माचा सूचक आहे आणि त्या परब्रह्मापासूनच ह्या सगळ्या एकंदर मात्रांचा आणि एकंदर शब्दाचा विस्तार झालेला आहे सर्व मात्रा विवर्जित अमात्र स्वरूप जे ब्रह्म ते अप्रोक्षत्वानं आत्मत्वानं तो मी आहे अशा रूपाने मनुष्याला जर ध्यानाने हरि गुरुकृपेने प्राप्त होईल तर त्या सर्वात जगाचा विलय झालेला असेल ते बाधित झालेला असेल ते नाही असं ठरलेलं असेल त्यामुळे म्हणजे ब्रह्मात्मिक साक्षातकाराने मनुष्याला म्हणजे या प्रणवाच जे मूळ स्थान त्याच मूळ बी आशा परब्रम्ह, ते असा अशा स्वरूप साक्षात्कार हो प्रकृति ना पुरुष ना, ना प्रकृति जन्माला जन्मा ला संपूर्ण जगत चराचरत्मक विश्व नहीं निक न भविष्य निर्धार हो म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या प्रणवापासून हा विश्वप्रपंच निर्माण होतो ज्या प्रणवापासून हा संपूर्ण शब्द प्रपंच निर्माण होतो ज्या शब्द प्रणवापासून निर्माण झालेल्या शब्द प्रपंचा आणि वस्तू प्रपंचा निर्देश केला जातो व्यवहार केला जातो ते अनामाजाती रूप असलेलं जे ब्रह्म त्याचा जर पुन्हा तुम्हाला साक्षात्कार होईल तर त्या प्रणवाच्या बीज रूप ब्रह्माच्या आत्मत्वाने झालेल्या साक्षात्कारात जगाचा विनाश होईल म्हणून ही या जगाची वहिरी आहे वैरी म्हणण्याचा हा अर्थ आहे आणि प्रणवाक्षरी विरुढ होती म्हणण्याचा हा विस्तार प्रणवाक्षरामध्ये संपूर्ण उदयाला म्हणण्याचा अर्थ काय हा जो मी आता आपल्याला विस्तार सांगितला हा विस्तार एवढ्यासाठी मी आपल्याला प्रतिपादन केला की प्रणवापासून संपूर्ण जगताची उत्पत्ती आहे प्रणवाचं ध्यान का करावं माणसाने त्याचं कारण हे आहे सर्व वर्णाचं ते मूळ प्रकृती स्वरूप आहे आणि संपूर्ण वर्ण हे सगळ्या जगाचे वाचक आहे सगळ्या जगाचे वाचक आहेत एक शब्दकोश घेतला म्हणजे सगळा प्रपंच हातात घेतल्या जातोय प्रपंच हातात घेतल्या जातो कारण तो त्याचा वाचक आहे त्याचा निर्देश होतो कोणताही पदार्थ घ्या कोणत्या ना कोणत्या शब्दाने त्याचा निर्देश केला जातो म्हणून शब्द प्रपंच म्हणजे प्रपंच शब्द प्रपंचाशी तादात्म शब्द प्रपंचा प्रणवाशी अभेद आहे आणि प्रणवाचा परब्रम्ह अभेद आहे अभेदरूप असलेला अधिष्ठान रूप जे परब्रम्ह त्याच्यापासून हा सगळा कुलक्रम आहे निराविस्तार आहे त्याचा अधिष्ठान ब्रम्हच्या साक्षात ज्या प्रणवापासून निर्माण झालं व विस्ताराला आला आपल्याला दिसत ते संपूर्ण जगत त्या जगताच कारणीभूत असणारी प्रकृती अभिन्न निमित्त प्रदान कारण असल्या माया विशिष्ट परमेश्वर त्याच वाचक असलेले हे जे ब्रम्हनाम हे सगळेच्या सगळे अधिष्ठान ब्रह्मरूप होती या जगामध्ये कोणी अमुख आहे असं तुम्हाला म्हणायला जागा सुद्धा राहिले की मौना मी आतापर्यंत केलेला सगळा विस्तार त्यावेळी थांबलेला असेल त्यावेळी मौनाची भाषा सुरू होईल ही बोलण्याची भाषा संपलेली म्हणून महाराज म्हणतात दशेची ही वैरी आहे शिवशक्ती ही शिवशक्ती त्या दशेच्या अवस्थेला जर गेली तर त्या दशेच्या म्हणजे स्वस्वरूपाच्या दृष्टीने या जगाची वैरीच आहे जरी प्रणवाच्या आधाराने वा प्रणव रूपाने वा शिवशक्ती रूपाने माया विशिष्ट रूपाने जगताच्या उत्पत्तीला कारण असले तरी स्वस्वरूपाच्या दृष्टीने मात्र हे जगाचे वहिरी कोणाने स्वस्वरूपाच्या आविष्कारात जगाचा हे बाध करतात नाही असं सिद्ध होतं असं या उडीमध्ये महाराजांनी सूचित केलेलं आहे नाहीतर विरोढती म्हणण्यामध्ये आणि वैरी म्हणण्यामध्ये थोडी विरुद्धता दिसेल तर विरुद्धता याच्यात मुळेच नाही विरूढत चालू असल्या प्रक्रियेप्रमाणे प्रणवा क्षरी विरूढतोप तुम्हाला प्रतिपादन केलं आहे आणि दोघेही शिवशक्ती ही त्या दशेच्या दृष्टीने परमात्म दृष्टीने याची वैरी आहे सांगण्याने अपवाद सांगितलाय असं लक्षात म्हणजे अध्यारोप अपवादाची जी मूळ प्रक्रिया आहे त्याला महाराजांनी इथे कुठेही सोडलेलं नाही तो हा या शब्दात बोलले बरोबर अध्यारोप अपवादाची प्रक्रिया आपण या शब्दात बोलले प्रणवाक्षरामध्ये हे विरोधतात अंकुरित होतात आणि आपल्या दशेच्या आविष्कारामध्ये या सगळ्यांचा विनाश करतात असं या शब्दामध्ये महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज हेशोर साहित्यिक असल्या कारणाने साहित्य हे माध्यम असं आहे की एकमेकांच्या पासून एकमेकांच्या पर्यंत आपल्या असलेल्या भावभावना व आपले विचार एकमेकाला सांगता येतात देता येतात म्हणून साहित्याचं माध्यम आत्ताचे साहित्यिक नाही लक्ष घ्यायचे कारण साहित्यिक म्हणजे चिमण्याचे कावळेच्या कथा सांगणं तेव्हा एक बाई न एक वाच्यावर सगळं चालणं प्रेमळ कथा लिहिल्या कि झाला साहित्यिक चार नाटकं लिहिली कि झाला साहित्यिक त्या साहित्यिकाला म्हणायचं हे वाच आणि बघ काय साहित्यिक गुरुंचे गुरु आहेत हे गुरु नांग गुरु ज्याला म्हणावं असे ज्ञानेश्वर महाराज किती थोर सिद्धांत आहे अध्यारोप अपवादाची प्रक्रिया किती सूक्ष्म प्रकारची आहे पण ती प्रक्रिया एका चांगल्या शब्दामध्ये किंबहुना किंबहुना शब्दामध्ये सुद्धा बहुना किंवा हा काय तुम्हाला मी सांगावं आतापर्यंत मी अध्यारोप प्रक्रिया तुम्हाला सांगितलीच आहे पण आणखीन एका प्रक्रियेने जाता जाता सांगतो म्हणून जी प्रणवाक्षरी विरुढ प्रणवाक्षरापासून ज्यांचा आविष्कार झाला संपूर्ण हे जगत निर्माण झालं किंवा त्या परब्रह्मापासून हे जगत निर्माण झालं ती त्या शिवशक्तीच्या यथार्थ दशेच्या आविष्काराच्या दृष्टीने जर पाहू लागलो त्याचा आविष्कार जर लक्षात घेतला किंवा तसा जर आपल्याला साक्षात्काराला आत्मत्वाने बोध झाला आपल्याला प्राप्त झाली तर त्यामध्ये निरपेक्ष त्या ब्रह्माच्या ठिकाणी चार वाणी चार वाणीचा विस्तार व त्या चा चार वाणी ज्याच्या वाचक आहे तो संपूर्ण विष्मरूप वाचक प्रकार विस्तार सगळ्याच्या सगळा माउलंचाही आणि एक मे वादवी ते ब्रह्मचबरोबर एक राहील असं या उत्तरार्धाने प्रतिपादन करतात अध्यारोपा निष्प्रपंच प्रपंचते ही गोष्ट याही मूवीत महाराजांनी बरोबर स्पष्ट केलेली आहे इथे दादाने आपल्याला सूचना दिल्या की तुम्हाला विशेष विस्तार पाहायचा असेल तर मांडव उपनिषदाचा तुम्ही विचार करा अशी सूचना आहे तो मी तुम्हाला इथे यथामती सारांश स्वरूपाने विस्तार सांगितलेला आहे जरी या मूवीचा विस्तार म्हणून असला तरी एकंदर या विषयाच्या बाबतीचा हा सारांश कारण उपासनीय हे परमेश्वराचं मायाविशिष्ट स्वरूप असल्या कारणाने महाराजांनी त्याला वंदन केलेलं आहे त्याच्या पुढे सांगायचं म्हणजे यांचं वंदन करून आणि यांचं हे कथन करून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला असं सुचवलेलं आहे की मंद प्रज्ञांच्यासाठी उपासना कर्तव्य आहे त्याने अवश्य उपासना करावी त्या ईश्वराची कृपा संपादन करावे आणि त्या ईश्वराच्या कृपेने तुम्हाला खरी कृपा जर जा झाली तर काय होईल दुष्कळ गोष्टी होतात पण तीव्रतम स्वरूपाचं वैराग्य एखाद्या ब्रह्मष्ट पुरुषाची प्राप्ती आणि ज्या ईश्वराची मी उपासना करतो त्या ईश्वराचं मी यथार्थ स्वरूप आत्मत्वाने कधी जाणेन ती ने की ती ल, ल, ते असो तयात महाराज सांगता की प्रणवाक्षरी विरोधते याचा विस्तारचा आणि स्पष्टीकरण करण्याकरता मौली हे ओवि लिहिते हे असो नामरूपाचा हे दशक नामाचा आणि रूपाचा नामाचा नामा म्हणजे शब्द प्रपंचा आणि रूपाचा म्हणजे वस्तू प्रपंचा दोन्हीचा खुलासा या ओवी बरोबर केला आहे नामविस्तार म्हणजे वाकप्रपंच आणि वस्तुविस्तार म्हणजे विश्वप्रपंच हा विश्वप्रपंच आणि हा नामप्रपंच हा वाक्प्रपंच हा विश्व वस्तुप्रपंच या दोन्हींचा जर आपण विचार केला तर हा भेद रूपी हाच कुणी प्रकारचा शिरा भेद शिरा म्हणण्यामध्ये शिराच असा असा अगदी चांगला तयार केलेला असतो रवा साखर आणि तूप एकत्र मिसळलेला असावं अगदी त्याच पद्धतीने असती भाती प्रियर नाम आणि रूप या पाचांचा मिळून तयार केला हा शिरा आहे <laughs> काय या पाच वस्तूंचा तयार केला हा शिरा आणि या पाच वस्तूंचा तयार केला शिरा भेद या शब्दाने तुम्ही संपूर्ण सहा प्रकारचा भेद लक्षात घ्या काल सांगितलेला जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद जड जडाचा भेद जड ईश्वराचा भेद ईश्वर जीवाचा भेद आणि ईश्वर ईश्वराचा भेद असा सहा प्रकारचा भेद तुम्ही लक्षात घ्या या सहा ही प्रकारांचा भेद म्हणजेच हा कोणी प्रकारचा शिरा आहे तो या प्रकृती पुरुषाने तयार केलेला शिरा आहे हे प्रकृती पुरुष जोपर्यंत व्यवहारामध्ये असतात तोपर्यंत ठीक आहे चांगली गोष्ट आहे हा शिरा असतो त्याच्यामध्ये आपले व्यवहार होतात काही सुख होतं काही तुटीमुळं होतं सगळाच एकंदर प्रकार आपल्याला चाललेला असतो पण हा नामरूपाचा भेद रूपी केलेला जो शिरा हा शिरा हे प्रकृती पुरुष जोपर्यंत अध्यारोपामध्ये असतात खेळण्यामध्ये रममाण असतात तोपर्यंत आपल्याला विश्वप्रपंचाची प्रती ते ठीक आहे पण हे प्रकृती पुरुष असे आहेत की यांना कधीतरी हे सत्वशील असल्याकारणाने कारण प्रकृती ही शुद्ध सत्वप्रधान असल्यामुळे आणि पुरुष हा मूळ स्वरूपाने अनावृत स्वरूपाचा असल्याकारणाने त्याला स्वस्वरूपाचं अज्ञान झालेलं नाही आहे कधीही असं कधीतरी त्यांना असं वाटतं की पुरे झाला हा जसं आपल्याला एखाद्रम करून झोप यावी त्याप्रमाणे त्या शिवालयाचं वाटत पुरे झाला हा प्रपंच आता आता आता आता आपण मोडूया आता आपण झोपूया आता आपण अपन आपला घसावा घेऊया अशी वृत्ती निर्माण होते ते खेळतात तोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत जगताची उत्पत्ती आहे जगताची स्थिती आहे पण यांना त्या जगताचा का असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे घोर पाप करीत नाही मोठं पुण्य करतो म्हणजे कशावरून तुम्ही ज्यावेळी संपूर्ण व्यवहार मोडून झोपेत जाता त्यावेळी तुम्हाला सुख होतं का दुःख होत सुख होत व्यवहारापेक्षा अधिक सुख होत उलट त्याप्रमाणे संपूर्ण विश्व व्यवहाराचा संहार करून ईश्वर तुम्हाला मायेमध्ये नीन ठेवतो म्हणजे सुखरूप अवस्थेमध्ये सांगा व्यवहारात दुःखाची प्रती आहे का संहारामध्ये ज्यावेळी प्रकृतीत लय होतो त्यावेळी दुःखाची प्रती आहे तुम्हाला दुःख जागृतीत स्वप्नात होतं का झोपेत होतं जागृतीत होतो फार स्वप्नात होत झोपेमध्ये तुम्हाला दुःख होत नाही त्याप्रमाणे तुम्हाला देव संपूर्ण विश्वाचा महानिद्रेतून ठेवतो जी अल्प निद्रा आहे दैनंदिन प्रलय तो, तो एक महाप्रलय करून ठेवतो म्हणजे तुम्हाला आपल्या विजामध्ये लय करून दुःखात लोटण्याऐवजी तुम्हाला काय करतोय तो उलट सुखात नेऊन झोपवतोय मग उपकार होती रात्रात्रीमध्ये तुम्हाला झोपवतोय पुन्हा जगद उत्पत्तीची वेळ आली की पुन्हा तुमचे संकल्प काय वासना संस्कार आहेत त्या संकल्प वासना संस्काराप्रमाणे पुन्हा जिथल्या तिथे पांड्या गोंड्या गोट्या सगळे जिथले तिथे गागरी बरोबर ठेवतात पुन्हा तथे काही काही राजस काही तामस काही हिरवे पिवळे काळे सगळ्या करायला लागतात त्याच्याशिवाय गमत नाही गंमत एका रंगात तयार होत नाही रंग वेगवेगळे लागतात म्हणजे गंमत तयार होत असते सरकस तयार करायला झाली म्हणजे नुसता वाघ अडून चालत नाही त्याला त्याच्या विरुद्ध शेळी पण आणावी लागते दोघांना एकत्र पाणी पाजलं म्हणजे सरकस तयार होते त्याच्या होत नाही त्यामुळे ईश्वराची गमतीदार सर्कस तयार करतो इकडे शेळी पण तयार करतो इकडे वाघ तयार करतो इकडे साजू तयार करतो इकडे अगदी राक्षसी वृत्तीचे लोक तयार करतो रामालाही तयार करतो आणि रावणालाही तयार करतो म्हणजे राम रुपाने आपण तयार होतो आणि तिकडे रावण तयार करतो ही सगळी भगवंतचीच लिलाय तेव्हा या लिलेमध्ये आपल्याला सुखदुःखाची प्रती आहे प्रलयामध्ये सुखदुःखाची प्रतिती नाही म्हणून विश्व संहार करण्याचा का हो <laughs> कायम सुरक्षित राहू देण्यात हा व्यवहार करून करून एकदा त्याला कंटाळे मग या भेदाचा केलेला हा जो शिरा तेव्हा हे दोघे जण मिळून ठरवतात काय ठरवतात कि आपण हा सगळा शेरा जो आहे तो गिळून टाकूया खाऊन टाकून नुन बसतात म्हणून हे तो शेरा खाऊन टाकण्यासाठी बसतात आणि जेव्हा हा खाऊन टाकतात त्यावेळी अवशेश रूप असलेला जो परमात्मा जे एक अर्थ तत्व एक म्हणजे प्रकृती पुरुष ही नाव व प्रकृतीचा त्रिगुणात्मक स्वरूप हे दोन्ही नाहीचे होऊन सचिक आनंद अतम स्वरूप त्याला म्हणायचं एकार्थ अखंड एकार्थता त्या एकार्थते सुद्धा वैशिष्ट्य असं आहे एकार्थता अखंड एकार्थता की ज्यामध्ये एक अभिव्यक्ती करणं प्राकट्य करणं त्याला विशेष रूपाने अभिव्यक्त होणं त्या एक अर्थाचा म्हणजे अद्वै स्वरूपाचा त्या अखंड एक रसतेचा उजिरा केला जातो म्हणजे त्या रूपाने त्या अभिव्यक्त होतात म्हणजे द्वैताचा शिरा गिरता अभिव्यक्त होतात भेदशिरा निवृत्त करतात त्यांचं जे अभेदरूप आहे अखंड अभेदरूप आहे अखंड अर्थ रूप आहे की ज्यामध्ये एकजिनसी पण आहे ते मीठ आणि पाणी एकमेकांना मिसळलंय हे असलं प्रकरण नाही मीठ आणि पाणी एकत्र जरी मिसळले तरी त्याचा खारटपणा राहतो त्याला अखंड एक रसताना अखंड एक म्हणजे पाण्यात पाणी त्याच्यात दुसरं काही नाही अशा प्रकार अखंडा गुंडालामतीश भरवते शि जी ती स्फिका दिशते ज्ञानेश्वर महाराज दी केश भरवते ना शिळा जशीच्या तशी स्फटिकाची दिसते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय डाक देऊन सांधील शिणीला पुन्हा काही डाक देऊन तुम्ही एकत्र केले काय अरे ती एकत्र रूपाची होती त्या संघ संबंधाने त्याप्रमाणे उपाधी संबंधाने मायासंबंधाने त्रिगुण संबंधाने हा भेदाचा शिरा तयार केल्यासारखा भास होत होता त्याही काळी तो नव्हताच भेदाचा शिरा नव्हता तो गेला त्याचा नाहीचा निश्चय केला नव्हताच पण त्या बरोबर नाही का निश्चय होता पत्वाची, पत्वाची, तो नाही निश्चय करून मूळ अखंड अद्वय स्वरूप असलेलं अनुस्यूत असलेलं की ज्या भेदात ज्यावेळी तुम्ही या नामरूपाच्या भेदाला पाहत होता त्याही वेळी त्या नामरूपामध्ये त्या भेदामध्ये ज्या एका तत्वाची अखंड तत्वाची अनुस्यूत ओण होती ते अनुस्यूत ओण असलेले ते उपाधीचा जो पसारा भासणारा तो पूर्ण नाहीसा होऊन बाधित होऊन एकाचा उजेरा उजेरा शब्दामध्ये अभिव्यक्ती शब्द असलेल्या आविष्कृत करणं असलेल्यावरला झाडून झटकून मळ स्वच्छ करून ती वस्तू आपल्या समोर ठेवणे याला उजिरा म्हणतात उजेरा म्हणणं उज उजळणे उजळणे म्हणजे असलेल्याला तर स्पष्ट करणं अभिव्यक्त करणार तुम्ही अलंकार उजळता हा उजळणे म्हणजे स्वच्छ स्वच्छ करणे मग संपलं असलेल्यावरला स्वच्छ करायचं त्याच्यावरच मोल काढून टाकायचा आणि थोडंसं कुंकुवात बुडून दिलं म्हणजे बरं दिसतं एवढं दुसरं काय नाही जर कुंकुवात बुडवायचं काय करणे अगोदरच रक्त रंग असतो त्याला थोडं समोर घ्यावं म्हणून तेवढ्या फक्त ठीक आहे म्हणजे उजळणे स्वच्छ करणे उजेरामध्ये त्याचं अभिव्यक्त आणि त्या अभिव्यक्तीच्या रूपाने ज्यावेळी हे प्रगट होतात म्हणजे याचा अर्थ असा झाला त्या अभेदाच्या आविष्कारामध्ये भेदाचा विनाश होतो भेदाचा शिरा घेणं म्हणजे भेदाचा बाध करणं भेद बाधित होण म्हणजे नसलेला बाधित होणं असलेला बाधित होणं नाही आणि अखंडार्थ तो अभिव्यक्त होणं मात्र असलेला आशा, अभिव्यक्त म्हण म्हणजे नसून भासणारा भेद बाधित होतो आणि सदा असलेला अध्वित अभिव्यक्त होतो त्याला म्हणायचं काय एका अर्थाचा शिरा उ, उ, उजिरा नमोतया त्याला नमस्कार असो कोणाला शिव गोहरा ज्ञान देव म्हणे म्हणतात शिव गोहरा ओहरा शब्द मिहून वाचक आहे शब्द मिहून वाचक आहे त्या मिणाला मिहून म्हणजे दाम्पत्य दाम्पत्य म्हणजे त्याच्यात दोन असतात त्या शिवशक्तीला त्या दाम्पत्याला त्या मेहुणाला माझा नमस्कार असो कारण हे मेहून भेदाचा व्यवहारही करत आणि हे मिळून भेदाला कंटाळलं की भेदाचा श्रा खाऊ नये गाजराची वाजली तोपर्यंत वाजवायची वाजेन अशी झाली की थोंडा काय ती पूंगीच गाजराची किले पुंगी करताना ती गाजराची किल्ली असल्या कारणाने वाजेल तेव्हा वाजेल तोपर्यंत वाजवायची नको वाटली की थोंडा त्याचं कारण काय गाजराची कुंगी वाजेल वाजवायची नको वाजेल तेव्हा प्रपंच आणि विश्व प्रपंच या प्रकृती पुरुषांनी प्रकृतीच या रूपाने सगळ्या नाम अनुरूपाने विस्ताराला पावली आहे ना मग ती म्हणते मी माझ्या या नामरूपाचा विस्तार मी आवरलेला आहे म्हणून ती आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी ही मिळून मंडळी जातात म्हणजे दोघ जण जातात वरा शिवशक्ती हे दोघे जण आपल्या स्वस्वरूपामध्ये जातात त्या दोघांना माझा नमस्कार असो असं ज्ञानेश्वर विशिष्ट शिव घ्यायचा आणि त्यांना नमो आणि हे ज्यावेळी कंटाळून आपल्या स्वरूपाला अभिव्यक्त करतात त्यावर निर्विशेष स्वरूप लक्षात ठेवायचं वाचा नाही उदर विशाल मकार महामंडल, मस्त एक वटले ते शब्द ब्रह्मले ते आधी बीज नमिले श्री गुरु कृपा नमिले आधी बीजा किंवा ओंकार शब्द पुराण तोच पहिला ओंकारश्चार्थ शब्द पहिल्यांदा ओम शब्द आहे मग असे शब्द आहे म्हणून काही जी वैष्णवांच्या मध्ये आणि शैवांच्या मध्ये भांडणं आहेत ती भांडणं लक्षात घेण्याऐवजी त्यांची एक वाक्यता कुठे ती लक्षात घ्या हे प्रणव हे एक असं ठिकाण आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांची एक वाक्य वाईट काय आहे हे माणसं पहिल्यांदा लक्षात ठेवतात भांडणं कुठे तेच लक्षात ठेवतात भस्म आडवं लावतात पोभं लावतात गंध लक्षात ठेवतात <laughs> पण हे दोघे एकाला बसतात हे काही कोणी ध्यानात ठेवत नाही कोणाला बसतात एकाला त्या प्रणवाला प्रणवाला मात्र सगळे एक रूपाने बसतात त्याच्यामध्ये मात्र कोणाचा मतभेद नाही ही अखंड आपली आत्मीय म्हणतात असं तात्पर्यला म्हणजे नाहीसा करून टाकून अवशेष जे अद्वैत परमतत्व तेच प्रगत करीत आहे असे जे शिवशक्ती दंपत्य असते त्याच माझा नमस्कार असतो शिवगोहरा म्हणण्यामध्ये हे जे दाम्पत्य हे जे मेहून आहे त्या मेहुणाला एकट्याला ठेवा नमस्कार ही भक्ती असल्यामुळे भक्तीच मुख्य रूप म्हणजे नमस्कार आहे कारण पुढे बघा भक्त्या माम अभने सतत कीर्त यंतो मा त्या भक्त्याला नमस्काराचं रूप दिलेलं आहे किंवा भक्ती ते नमन असं तुकाराम महाराजांनी एका शब्दातले भक्तीभक्ती म्हणजे नमन तर नमस्कार ही भक्ती रूप असल्यामुळे भक्ती ही केवळ शुद्ध परब्रह्माची नसून माया विशिष्ट परमेश्वराची सांगण्यात तात्पर्य असल्यामुळे शिवशक्तीला शक्ती शिवाला मी नमस्कार करतो असा याचा अर्थ करायचा प्रकृती पुरुषांच्या स्वरूपाचा धृनिश्चय होण्याकरता स्वरूप कथन करतात आता हा विषय आपण उद्या वाचू महाराजने <coughs> नाम रूपाचा हा एकंदर पसारा किंवा नाम रूपाचा किंवा नाम रूपात्मक असलेला भेद रूपिशिरा हे दोघे गिरतात आणि आपल्या अखंडार्थाला अभिव्यक्त करतात अशा या शिवशक्तीच यथार्थ स्वरूप आपल्याला नक्की कळावं आपला तसा दृढ निश्चय व्हावा यासाठी म्हणून पुन्हा त्यांच्या स्वरूपाचं आपल्याला प्रतिपादन करतात अगदी दुसऱ्या शब्दात बोलायचं ठरलं तर मायाविशिष्ट परमेश्वराचं जे स्वरूप आहे <laughs> ते त्याच मायाविशिष्ट म्हणण्यातच माईक स्वरूप आहे असं सांगितल्यासारखं झालेलं आहे तेव्हा या माईक स्वरूपाचा विचार करणं हे त्याच्या कल्पित स्वरूपाचा विचार करणं आणि त्याच्या यथार्थ स्वरूपाचा विचार करणं म्हणजे ब्रह्म स्वरूपाचा विचार करणं असं आहे तेव्हा या दोघांच्या यथार्थ स्वरूपाचा आपल्याला निश्चय व्हावा म्हणून काही <coughs> वर्णन ज्ञानेश्वर महाराज पुढे करतात त्या यथार्थ स्वरूपामध्ये सच्चिदानंदाशिवाय दुसरं कोणतंही ऐश्वर नसल्यामुळे अत्यंत निर्विशेषता असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या दोघांच्या अलिंगन या दोघांच्या अलिंगनात आलिंगन शब्दाचा अर्थ अभेद समान अधिकरण असं लक्षात आलिंगन शब्दाचा अर्थ काल सांगितलेला अखंडार्थ शुद्ध चैतन्याचं जे मूळ अद्वय स्वरूप आहे ते दोन होते मग त्यांचा अभेद झाला आणि मग तो अभेद आपण जाण्याचा असा हा प्रकार नाही हा मूळचाच अभिन्न स्वरूपाचा स्वगता असल्यामुळे विविध परिच्छेदित असल्यामुळे त्याला देशकालवस्तूचा कोणताही परिच्छेद नाही आपण म्हणतो त्याप्रमाणे स्वर्गत सजातीय विजातीय भेद नाही असं जे त्याच आज मूळ स्वरूप त्या मूळ स्वरूपामध्ये जे दोघांच आणि स्वाभाविक अभेदरूप आहे त्याचं नावाय ये आलिंगन अगली ज्ञानेश्वर मऊली का शब्द ठरला तो चांगदेवा विषय ज्ञानेश्वर महाराज ने एक ठिकाने कि अर्जुना हे चांगदेवा कि भेटी मुझे मोटा हर्षित गोष्ट करी परन्तु माला करीतान अस वाट सिद्ध भेट विस्कुसे मनोनी बिही तुझे आजी जी सिद्ध भेट है तीज कदाचित विस्कुसे विस्कड़ित हो सिद्धेद म्हणून ज्याला म्हणतात ते, मन ते सिद्ध आलिंगन म्हणे हे जे आलिंगन आहे हे दोघांचं आलिंगन आता निर्माण नाही करायचं यांचं अखंड सिद्ध आलिंगन आहे या अलिंगनाला कृत्रिमता नाही हे आलिंगन अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही म्हणून दुसऱ्या शब्दात बोलायचं ठरलं तर आलिंगनामध्ये प्रकार आहे तुम्ही जर आपल्याला असं विचार